दुःखद आठवणींना विसरा मनात जेव्हा जुन्या दुःखद आठवणी जागृत होतात तेव्हा त्यांना विसरण्यातच व्यक्तीचे श्रेष्ठत्व आहे अप्रिय गोष्टी विसरणे हे चांगल्या गोष्टींचे स्मरण ठेवण्या एवढेच आवश्यक आहे तुम्हाला जर शरीराने मनाने व आचरणाने स्वस्थ होण्याची इच्छा असेल तर अस्वस्थ करणाऱ्या सर्व गोष्टींना विसरावे लागेल समजा की आपल्याच एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला तर काय तुम्ही त्या दुःखद गोष्टींचाच उहापोह करीत राहणार त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतच्या मनाला शुभकर्मामध्ये केंद्रित करा चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे